श्रीधर स्वामीकृत श्रीरामविजय अध्याचिसरा दशरथा झे पायसदास काही वर्षांनी राजा मरण पावला त्यानंतर अयोध्येचे राज्यपद दशरथाकडे आले दशरथ फार पराक्रमी राजा होता त्याला अनेक स्त्रिया होत्या त्यातील कौसल्या सुमित्रा व कैकई या तीन पट्टराण्या होत्या कौसल्या सर्वात ज्येष्ठ होती ती वयानेही मोठी होती ती ज्ञानी व अतिशय प्रेमळ होती सुमित्रा फार हव्या मनाची होती कैकई राजाची लाडकी होती पण तिचा स्वभाव हट्टी होता दशरथाला एवढ्या बायका असूनही मूल बाळ नव्हते त्यामुळे तो सुखी नव्हता पण पुढे अशी एक घटना घडली की त्यामुळे त्याला मोठी आशा उत्पन्न झाली दशरथाच्या अंगी धनुर्विद्येचे विशेष कौशल्य होते अंधारात किंवा डोळे मिटून नुसत्या ध्वनीच्या आधाराने तो अचूक क्षरसंधान करी एकदा दशरथाला स्वप्न पडले त्यात दोन पुरुष आणि एक स्त्री यांना तो ठार मारित आहे असे त्याला दिसले ती माणसे निरपराच होती दशरथ जागा झाला त्याला वाटले स्वप्न वाईट आहे सका तो राजगुरु वशिष्ठ भेट स्वप्न संगशिष्ठा संगित तू शिकारी जा तीन पशूं की हत्या कर मे दुष्ट स्वप्ना का दोष नहीं सहू वशिष्ठ रूचि से ऐकुन दशरथ राजा एक सरोवराठी शिकार करना जाऊ बसलाध्याल अंधार पड़ू लग्या एखादे श्वापत सरोवरावर तहान भागवण्यासाठी येईल असा त्याचा अंदाज होता पण रात्र झाली तरी कोणीही जनावर आली नाही राजा वाट पाहत एका झाडावर बसून राहिला त्यावेळी अंधारातून सरोवराच्या दिशेने बुडबुड असा पाण्याचा आवाज आला दशरथाला वाटले एवढा वेळ थांबल्यासारखे कोणीतरी सावधाद मला मिळला त्याने आवाजाच्या रोधाने बाण सोडला तो बाण लक्ष्यावर अचूक लागला पण श्वापदाचे आरावळी न ऐकू येता मनुष्याची किंकाळे ऐकू आली अरे रे कोणातरी माणसाची माझ्या हातून हत्या झाली असे म्हणत दशरथ लपलेल्या जागेवरून पुढे सरोवराकडे गेला तेव्हा तेथे ते त्याला ते एक तरुण तपस्वी छातीत बांड लागून पडलेला दिसला त्याच्याजवळ कमंडरू पडलेला होता राजाला फार वाईट वाटले तो पटकन त्या तरुणाजवळ बसला तो तरुण विवळत होता दशरथ राजा म्हणाला बाळ माझा फार मोठा अपराध झाला मी काय करू तू कोण कोठे चालला होतास त्याच्याजवळ कमळ पडलेला होता राजाला फार वाईट वाटले तो पटकन त्या तरुणाजवळ बसला तो तरुण विवळत होता दशरथ राजा म्हणाला बा, फार बाध करूं तू कोठे चलना होता दशरथा ने हाथ हाथी धरन अत्यंत कलव्या ने विचार्षी आवाजा दशरथाला राजन मी श्रावण मजा आई बाबा घेवन मी यात्रे चलो ते दोगे आंधे आना कावड़ीत घहून नो तहान लगली मी पाणी ना आलो तुम्हें हा कमंडलू भरून पाणी भर पानी नीन दया मे बाण नका। संगी माझी की इच्छा दशरथा ने पाले श्रावणा डोले मिटले होते अरे रे आप हाथ केवड़ी हत्या आता काशरथा ने जड़ हाथाने व जड़ मनाने कमंडलू परला स्वतःला दुष्ने दी तो श्रावणाच्या आईबापांना शोधत निघाला थोड्या वेळाने त्याच्या पाऊलांचे चाहूल लाभून एका ठिकाणा आवाज आला श्रावणा आलास का पाणी आणलेस का पण दशरथ काहीच बोलला नाही तो हळूच पुढे गेला त्याने अंधारात एक म्हातारा व एक म्हातारी कावडीमध्ये बसले आहेत असे पाहिले दशरथाने हातातील कमंडलू वृद्ध माणसाच्या हळूत हाती दिला श्रावणा तू बोलत का नाही तो वृद्ध म्हणाला पण दशरथ अगदी काही बोलेना। ना तेव्हा तो वृद्ध म्हणाला तुला काय झाले तु आहे फलत्याच वेळी तुला पाणी आणायला धाडे याचा तुला राग आला का तू बोलला नाहीस तर मी पाणी पिणार नाही तेव्हा दशरथाचा नाईलाज झाला दशरथाने त्यांना आपली ओळख करून दिली आणि आपला बांड लागून त्यांचा मुलगा घायल झाल्याचे सांगितले वृद्धाने खोजून खोजून विचारले तेव्हा श्रावण मरण पावला असे दशरथाला सांगावे लागले त्यावेळी त्या, त्या दोघांनी जो दो हंबरडा पडला फोडला तो ऐकून दशरथाच्या हृदयाचे पाणी पाणी घाले ते वृद्ध दाम्पत्य श्रावणाच्या आठवणी काढून रडू लागले त्या दोघांचे प्राण कासावीस होऊ लागले दशरथाला ते वाटेल तसे बोलू लागले शोक आणि संताप अनावर होऊन त्यांनी दशरथाला शाप दिला राजा तू आमच्या मुलाला मारलेस केवडा, अविचार केला आता आम्ही जगत नाही श्रावण श्रावण करीत आता आमचे प्राण जातील आम्ही जसे पुत्रवियोगाने प्राण सोडित आहोत तसाच तूही पुत्रविराने हाय हाय करीत प्राण सोडशील श्रावणा कसा रे आम्हाला सोडून गेला हे पहा आम्ही आलोच तुझ्यामागे दशरथ त्यांचं सांत्वन करू लागला पण वृद्धांनी पाण्याचा थेंबही घेतला नाही व राजाच्या देखत व्याकुळ होऊन त्या दोघांनी प्राण सोडले राजाला अत्यंत दुःख झाले दोन पुरुष आणि एक स्त्री स्वप्नाप्रमाणे आपल्यामुळे मरण पाहावी ह्याची त्याला प्रचिती ते आली त्याने त्या ते तिघांवर स्वतः अग्निसंस्कार केले राजा दशरथ अस्वस्थ मनाने आयोजित वशिष्ठांना त्याने हे सर्व सांगितले नंतर त्या शापाचा विचार करता करता त्या शापातील वरदान त्याच्या लक्षात आले पुत्रवियोगाने आपला मृत्यू आहे हे जर खरे ठरायचं असेल तर आपल्याला पुत्र होणार अशा विचारांनी त्याच्या अंतकरणात आनंदाची एक उर्मी उठली पुढे बारा वर्षे पृथ्वीवर दुष्काळ पडला दैत्यांचा राजा वृषपर्वा व दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी देवांशी युद्ध केले त्यात देवांचा पराभव झाला त्यावेळी इंद्राचे काम थांबले पाऊस पडेनासा झाला देवगुरू बृहस्पतीने इंद्राला एक युक्ती सांगितली तो म्हणाला इंद्रा अयोध्येचा राजा दशरथ हा महापराक्रमी आहे त्याला जर तू सहाय्यास बोलवले तर तो, तो दैत्यांना पराभूत करू शकेल तेव्हा इंद्राने अयोध्येत स्वतः येऊन दशरथाला देवांच्या मदतीला बोलावले दशरथ युद्धासाठी निघाला तेव्हा कैकई त्याच्याबरोबर ओत गेली वृषपर्वा आणि दशरथ घनघोर युद्ध झाले त्यात दृषपर्वा पराभूत झाला कैकई दशरथाच्या रथातच होती शुक्राचार्याने क्रोधिष्ठ होऊन एकदम दशरथावर जोराची शरवृष्टी सुरू केली त्यांनी एका बाणाने दशरथाच्या रथाचा अक्ष मोडून टाकला तेव्हा रथ एका बाजूस कल्ला तेवढ्यात कैकई खाली उतरली आणि तिने आपल्या हाताने रथ उचलून धरला तेवढ्याच दशरथाने शुक्राचार्याना अनेक आसनाने पळवून लावले सर्व दैत्यांचा पराभव झाला देव रथाभोवती जमले दे दे रथा ते कैकईचा व दशरथाचा जयजयकार करू लागले तेव्हा कोठे दशरथाला लक्षात आले की कैकई रथाजवळ उभे असून तिने रथ तोलून धरला आहे कैकईवर तो फार प्रसन्न झाला तो म्हणाला प्रिये केवळ तुझ्यामुळेच हे युद्ध जिंकले गेले तेव्हा मी तुला दोन वर देऊ इच्छितो त्या युद्धाच्या धुमश्चक्रीत कैकई कोठे मागणार ती म्हणाली नाथ आता मी वर काय मागणार पुढे कधी वेळ येईल तेव्हा मी ते मागेल तेव्हा ते वर द्याल असे वचन द्या म्हणजे झाले तेव्हा दशरथाने सबक्ष तिला तसे वचन दिले ही कैकई कोण कडून हे पराक्रमाचे कृत्य कसे झाले तिच्या अंगी एवढी शक्ती कशी आली ही कैकई को कैकेई माहेरे होती तेव्हा तिच्या वडिलांकडे एक साधू राहिला होता कैकई त्यावेळी अल्लड होती त्या साधूची सेवा करी राजा ने संग रोज पूजा करीत सर्व प्रकार सेवा करीत से। एक साधु ध्यान करीतना खोडकरपण जागृत थोड़ेसे काद साधू तोड़ालाधि उतरला साधु ने पैले कैकई हसत होती जेव कहले कि आपने काले फास सेवासोबत संतप्त झाला तर त्यांनी कैकेईला म्हटले तुलाही असाच डाग लागेल लोक तुला, लागे। तुला दोष देतील सज्जनांची चेष्टा करूने, नये या कडमाचे तुला फळ भोगावे लागला तुझा पुत्र तुझा द्वेष करील आणि तू ही पुत्र द्वेष करशील तुला कोणी चांगले म्हणणार नाही कैकेईने घाबरून त्या साधूची क्षमा मागली ती रडू तेव्हा साधू तिथे ते येऊन म्हणाला आतापर्यंत तू माझी ज्या हातानी सेवा केली त्या हातात खूप शक्ती आहे व त्या शक्तीने तू आपल्या पतीला संकट काळात मदत करू शकेल त्या साधूने दिलेल्या आशीर्वादामुळे कैकेईला रथ उचलण्याची शक्ती आली होती युद्ध झाल्यावर देवाने दशरथाला विचारले तुला पुत्र संतान आहे काय तेव्हा राजा म्हणाला नाही पण शांता नावाची माझी एक मानलेली कन्या आहे देव म्हणाले तुला पुत्र संतान हवेल तो आम्ही तुला एक उपाय संगत पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ है तो तू कर पी शुषि पुरोहित मनुन हवा तो ऋषि को विभांडकृषि मुलगा ऋष्यश्रृंग हा पूर्ण ब्रह्मचारी है ज्या विलक्षण सामर्थ तू जिथे जा पर्जन्य तोष्टि नवा श्रृंगार सरतो तो नगर सेना नहीं पण देवांगनांनी त्याला मोहित करून न्यावे आणि त्याला यज्ञाचा पुरोहित करावे दशरथाने ते मान्य केले तेव्हा काही देवांगनाने ऋष्यशृंगाला मोह मिळण्याचे ठरवले विभांड कृषी आश्रमात नाही अशी वेळ साधून त्यांनी ऋष्यशृंगाला अनेक अद्भूत गोष्टी दाखवून लोभ उत्पन्न केला त्याला त्या वस्तू मिळण्याचे आमेष दाखवून अयोध्येला घेऊन आल्या दशरथाने त्यांचा त्याचा मोठा सन्मान केला यज्ञासाठी ऋषी जमले होते त्यांनी त्याचा सन्मान केला त्याला यज्ञाचे मुख्य पुरोहित पद दिले दशरथाने आपली मानलेली मुलगी शांता हिचे लग्न ऋषशृंगाशी लावून दिले यज्ञ सुरू झाला विभांड कृषीना कळले की ऋषीशृंगाला भूलवून अयोध्येत नेले आहे तेव्हा ते रागाने अयोध्येत आले पण तेथे आपल्या मुलाला यज्ञाचे मुख्य पुरोहित केले आहे पण लोक त्याचा मोठा मान करीत आहेत हे पाहून त्यांना समाधान वाटले दशरथ राजा ने आदरपूर्वक मोटा मान सन्मान कर यज्ञा देते यज्ञ समाप्त होज्ञात एक भव्य पुरुष प्रकट यज्ञा अनेक ऋषी जमले होते यज्ञपुरुषा सन्म्न किया दशरथ राजा हाथी पायसा भर लेले सुवर्ण ले, पात्र दिखे व तोनाला राजा मी यज्ञपुरुष है तू ज्यान हा यज्ञ केवकरण हो त्यासाठी घे हे पायस दान घे आणि ते तुझ्या चिन्नी पट्ट राहण्याने दे त्याच्या प्रभावाने त्यांना पुत्र होती असे बोलून यज्ञपुरुष पायस पात्र दशरथाला देऊन गुप्त झाला राजाने पायसाचे तीन भाग केले त्यातील एक कौशल्येला दिला नंतर सुमित्रेला दिला व शेवटी तिसरा कैकईला दिला कैकई मोठी मानी होती तिला अपमान वाटला राजाने आपल्याला तेवढा शेवटी प्रसाद दिला काय असे वाटून ती रुचली कौशल्याने व सुमित्रेने पायस ठेवून दिले कैकेई पायस घीना तिने पायसाचे पात्र तसेच समोर ठेवले दशरथ तिची समजूत झालीच होता तेवढ्याच एक अद्भूत घटना घडली आकाशातून एक घार यज्ञमंडपात घुसली तिने आपल्या पंज्यात कैकेईसमोरील पायसाचे पात्र धरले व ती क्षणार्धात दिसेनाशी झाली सर्व लोक पाहत राहिले सर्वांनाच कैकईची कीव आली कौशल्य व सुमित्रा यानी आपल्या प्रसादातून अर्धा अर्धा भाग काढून कैकई लाजला कैकेईने आपले दुःख आवरले मग तिन्ही राण्यांनी पायस प्रसाद प्राशन केला त्यानंतर यज्ञाला आलेल्या ऋषीनावर ब्राह्मणांना दक्षिणा व उत्तमोत्तम उत्तम वस्त्रे प्रावरणे देऊन दशरथाने त्यांची बोलवण केली कालांतराने तिन्ही राण्या गरोदर राहिल्या नवी आशा उत्पन्न झाली प्रजाजना उत्कंठावा आनंद वाटत होता घारीने जे पायस पात्र पळले त्याचे पुढे काय झाले हनुमंताचा जन्म घार उडत उडत ऋष्यमुख पर्वतावर गेली तेथे केसरी नावाचा नावा वानराची पत्नी अंजली नावाची वानरी एका शिलाखंडावर बसून तप करीत होती अनेक वर्ष तप केल्यानंतर तिला शंकर प्रसन्न झाले होते तिने चिरंजीव महाप्रतापी वज्रदेही पुत्र वा असा वर मागितला होता शंकराने तिला सांगितले तुझी इच्छा पूर्ण होईल पण त्यासाठी तू हाताची ओंडळ करून डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहा लवकरच तुझ्या हातात वाऱ्याने उडून प्रसाद घेऊन पड़े। तो प्रसाद तू खा म्हणजे तुला सद्गुणी आणि महान पराक्रमी असा पुत्र होईल तो अकरा व रुद्र अंशरूपाने जन्म घेऊन त्याप्रमाणे अंजली बसली होती घार उडत उडत तेथे ते आले असता वाऱ्याने तिच्या पंज्यातील पायस नेमके अंजनीच्या अंज... अंजनी उंजळीत पडले ते तिने खाऊन टाकले सुवर्चसा नावाचे अप्सरा नृत्य करीत असतात उन्मत्तपणे चुकले तेव्हा ब्रम्हदेवाने तिला शाप दिला त्यामुळे त्या ती घार झाली होती अंजनीच्या ओंडळीत पायस पडताच मुक्त होणार होती त्याप्रमाणे तिला आपले मूर्त प्राप्त होऊन ती स्वर्गात गेली वाऱ्याच्या जोराने पडलेला पायसरूपी प्रसाद शंकराचे वरदान खरे ठरले योग्य वेळी अंजनीला पुत्र झाला तोच वायूपुत्र हनुमान तो जन्माला येताच सगळीकडे प्रकाश पडला त्याने प्रचंड रूप धारण केले त्याने आपले पुच्छ जोराने आपटले मोठ्याने केला, तेव्हा दश दिशा तो आवाज झुंजुमला त्याला भूक लागली त्यावेळी सूर्य नुकताच उगत होत तो, तो।, तो पाहून त्याला वाटले एक ते कोणते खाण्याचे फळ असावे त्याने एकदम पूर्व दिशेला उड्डाण केले आणि सूर्याला पकडायला तो आकाशमार्गे जाऊ लागला त्याचे अंग ला भाजेल म्हणून वायूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याला न जुमानता तो सूर्यापर्यंत गेला तेव्हा वायूने त्याच्यावर हिमालयामध्ये थंड वारस होता त्यावेळी राहू सूर्याचा ग्रास करण्याच्या देतात होता आणि केतूही त्याच्या मत्तीस आला होता मारुती म्हणजे मरुताचा पुत्र आणि मरुत म्हणजे वायू त्याने राहू केतूशी युद्ध करून त्यांना दूर फेकून दिले तेव्हा ते, ते दोघे इंद्राकडे गाराणे घेऊन गेले इंद्र त्यांचा कैवार घेऊन मारुतीशी युद्धाला आला इंद्राने आपले वज्र त्याच्यावर फेकले त्यामुळे मारुतीला फारसे काही झाले नाही फक्त त्याच्या हानवटीवर वज्राचा आघाध होऊन एक खून पडली व त्यालाही मूर्ची आली त्यामुळे वायू क्रुद्ध झाला त्याने देवाना धमकी दिली मी आता तुमचे सर्वांचे प्राण आकर्षण करून घेतो तेव्हा देवानी मारुतीला सावध केले त्याच्या पराक्रमामुळे ते प्रसन्न झाले होते त्यांनी त्याचे हनुमंत असे नाव ठेवले त्याला स्वर्गीय पदार्थ भक्षण करण्यात दिले शिवाय त्याला वरदानेही दिले इंद्रप्राश ब्रह्मास्त्र शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातली लाग्नी वरुद्रगण यानाई मारुती अजिंक्य झाला इंद्र म्हणाला हनुमंता माझ्या वज्राचा तुझ्यावर काही प्रभाव पडणार नाही कुबेर म्हणाला कुबेर म्हणाला दुष्ट राक्षसांचा तू वध करशील चिरंजीव होशी तुझे नामस्मरण करणाऱ्याला राक्षस त्रास देणार नाही वरुण म्हणाला तुझी शक्ती अभंग तुला युद्धाचे श्रम वाटना नहीं विश्वकर्मने तैलान पंकजमाला कभी ही न कोमजनारी कमल मर्पण के लिए मग देवा अंजनीक आनंद स्वर्ग गे अंजनी ने अपने बाला रुद्रा हा अंश है यह कहुन तिना फार आनंद मारुति ने पुनः लहान रूप घंजनी ने ते स्तनपान देना सुरुवत जो मनुष्य हनुमंता जन्माच्च आख्यान वाची ज्यादी वा सर्व संकटें दूर होती अभी ही हनुमता जन्मा की कथा अध्याय तीसरा समाप्त